रामकृष्ण गोविंद प्रवचन क्रमांक 21 आणि प्रवचनाचा विषय भगवान महर्षी व्यासांचा असंतोष आपण सारांशाने अवतार भगवंतांचे कोणते अवतार म्हणजे काय आणि त्या अवतारात त्या त्या अवतारींनी काय कार्य केलं ते सारांशाने बघितलं भगवान व्यास म्हणजे भगवंतांचा सतरावा अवतार आणि या अवतारात त्यांनी लोकांची जाण आणि ग्रहण शक्ती कमी झाल्याचे पाहून वेदरूपी वृक्षाच्या अनेक शाखा तयार केल्या पूर्वी वेद एकच होता बर का महर्षी व्यासांच्या पूर्वी वेद एकच वेद म्हणजे काय वेद म्हणजे जाणणे वेद म्हणजे जे जाणले जाऊ शकते ते ज्या मार्फ जानले जाऊ शकते ते काय जाण्याचं सत्यमपरम धीमही जे सत्यमपरम धीमही कड घेऊन जात ते वेद आणि असे वेद हे कोणी एका ऋषीनी किंवा अनेक ऋषी रचलेले नाही वेद हे अपौरुषे आहेत अपौरुषे म्हणजे कोणीही पुरुष आणि पुरुष म्हणजे पुरुष स्त्री यापैकी कोणीही रचलेले नाहीत मग काय तर या ऋषींना ध्यानामध्ये भगवत प्रेरणेनी जे स्फुरलं भगवंतांच्या बद्दलच ज्ञान विद ते त्यांनी जे संग्रहित केलं आणि आपापल्या शिष्यांच्या मार्फत पुढे पाठवलं ते वेद ते ज्ञान आणि अस ज्ञान हे एकच होत वेद एक होता परंतु त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावरती असलेल्या वेदाचा प्रसार होणं तो पुढे पुढे सरकत जाणं हे कठीण व्हायला लागल्यामुळं भगवान व्यासांनी त्याचे चार भाग केले आणि म्हणून तेव्हापासून यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अशा प्रकारचं त्याच पृथककरण झालं विभाजन झालं वी अधिक असो बरोबर व्यासो व्यासचा अर्थ एक अर्थ विभाजन करणे वेदाच विभाजन व्यास के हे फार फारो कर्तृत्व है वेद समझ आधी फार मोट काम अवघ काम त्या समझुन त्याची विषयवार विभागनी हे फार मोट कर्तृत्व है ते भगवान व्यासाने के लोकांची जाण कमी झाली लोकांना बर त्यात सुद्धा काय माहितीये का व्यासाने काय केलं किंवा वेद काय सांगतात वेद कर्म करायला सांगतात आणि करता कर्म कर तर स्वर्ग प्राप्तीसाठी सुखप्राप्तीसाठी वेद म्हणतात यासाठी तू कर्म कर चांगलं कर्म कर यज्ञ कर्म कर भगवत प्राप्तीसाठी तू कर्म कर अस वेदा नाही वेदामध्ये साधारण विभाजन जर केलं तर शहाण्णव टक्के वेदातले मंत्र हे सुखप्राप्तीसाठी स्वर्ग प्राप्तीसाठीचा मार्ग दर्शवणारे आहे आणि केवळ 4 टक्के वेदामध्ये तत्वज्ञान आहे ते चार टक्के वेदातलं तत्वज्ञान सगळीकडच काढून ते जे संग्रहित केलं गेलं त्याच नाव उपनिषद ही तत्वज्ञानानं परिपूर्ण असलेली उपनिषद आणि हा वेदाचा अंतिम भाग अंतिम म्हणजे वेदाच्या शेवटी सांगितला असा शब्द अर्थ नव्हे अंतिम म्हणजे अल्टिमेट बस दस फार नो फर्दर असो जे तत्वज्ञान वेदात सांगितलं ठीक ठिकाणी ते एकत्र करून त्याची विषयवार विभागणी करून जी रचना झाली त्यांना उपनिषद म्हणतात आणि म्हणून उपनिषदांना सगळ्या मिळून वेदांत असं नाव आहे वेदांचा अंतिम भाग अल्टीमेट बस उत्तमातला उत्तम, उत्तम तत्वज्ञान संग्रहित केलेले असे जे आहेत ते उपनिषद तर सांगायचा मुद्दा असा असं हे पृथककरण व्यासाने केलं बर एवढंच केलं का नाही स्त्रीशूद्र द्विजबंधुना हे अगम्य आहे वैदिक ज्ञान म्हणून त्यांनी एक लाख श्लोक संख्या असलेल्या महाभारताची महाभारुराण लिखली ब्रह्म सूत्र लिखली रचली ब्रह्म परम सत्य सत्य ज्ञान करना तत्वज्ञा परिपूर्ण 555 सूक्त सूत्र सूत्र अथा तो ब्रह्मजिज्ञा बस जन्माद बस दुसर सूक्त सूत्र अचे 555 सूत्र रचली इतक मोट महान कार्य के लिए परंतु परंतु त्याना? समाधान नव्हतं मनाला का नव्हतं समाधान आता व्यासांना समाधान नव्हतं हा एक भाग सोडा परंतु ही जी अठरा पुराणं आहेत ना अठरा नव्हे भागवताच्या निर्मितीपूर्वीची ही गोष्ट आहे सतरा पुराण मी सतरा पुराण वाचली आहेत बर का पुराण वाचली आहेत म्हणजे संपूर्ण पुराण पूर्णपणे सतरा मी वाचली नाहीत पण तू सतरा पुराणांची अनुक्रमणिका त्या अनुक्रमणिकेवरून एखादा उत्तम अध्याय असेल असं वाटत तो अध्याय त्यातली विषयवार मांडणी कुठले विषय आहेत कुठली प्रकरण आहेत अशा प्रकारे त्याचा सारांशाने मी अभ्यास केला आणि भागवताचा अभ्यास चालू आहे या दोन्हीच्या तुलनेमध्ये भागवत ग्रंथासारखी दुसरी कुठलीही पुराण रचना नाही ब्रह्मसूत्राचा अभ्यास करायला गेलो सगळं डोक्यावरून जात वेदाचा अर्थ अगम्य महा आहे महाभारतामध्ये कथा आहेत महाभारत हा पंचम वेद म्हणून ओळखला जातो तर अशा ह्या सतरा पुराण महाभारत विभाजन वेदांजन ब्रह्मसूत्र इतक सगल लिहुन मनाला समाधान सुन का नहीं समाधान? साथी आपली संपूर्ण शक्ति खर्च केली के लिए तरी जेवा मनोला सतोष खिन्न मना सरस्वती नदी का पवित्र तटाकी एकांत बस व्यास विचार करू लागले मनोमन का मारा प्रसन्न का वाटत नहीं मी निष्कपट भावाने ब्रह्मचरिया व्रता पालन पालन करते वेद गुरुजन यांची सेवा के है मी कामी तरी सुद्धा मला मनाला प्रसन्न का वाटत नाही सरस्वती नदीच्या तीरी त्यांचा आश्रम होता त्या आश्रमात ते असे बसलेले आहेत पड़े मी काय केलं आतापर्यंत या दृष्टीनं विचार करत असताना त्यांना प्रसन्नता वाटली नाही आणि मग त्यांच्या मनात अशी एक भावना निर्माण झाली किंवा भागवता धर्मा प्राये न प्रायेनिता प्रिया परमहंसा किंवा मी भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचे बहुदा अजून निरूपण केले नाही कारण तेच भागवत धर्म परमहंसाना आणि भगवंतानाही प्रिय आहेत हा विचार त्यांच्या मनात स्फुरला भगवत भक्ती निर्माण करणार साहित्य मी निर्माण केलं नाही भगवत भक्ती निर्माण व्हायला पाहिजे अस साहित्य साहित्यच अस नव्हे अशी कृती अस आचरण अस मनन अस चिंतन मी ध्यानस्थ बसलो आणि मला पैसा मिळवण्याचं साधन समजलं नाही यावर मी विचार करू लागलो मला साधन सापडलं उत्तम प्रकारे पुरी भाजी पावभाजी पाणीपुरी तयार करायचा आणि विकायचा धंदा केला तर तो चालेल असं दोन मुलींच्या मनात आलं कॉलेज विद्यार्थिनींचा आणि त्यांनी सकाळी कॉलेज संध्याकाळी पाणीपुरी असा व्यवसाय चालू केला तो व्यवसाय जोरात चालला पैसे मिळवण्याचा मार्ग सुचला परंतु हे भगवत प्राप्तीच्या बद्दलच निर्माण करणार साहित्य नाही कृती नाही आचरण नाही भगवत भक्ती निर्माण करणार आचरण नाही त्यामुळं मनाला प्रसन्नता मिळत नाही भागवताच्या या श्लोकामध्ये किंवा भग भागवता, भागवता धर्मा प्राये न प्रायेन निरूपिता भागवत धर्माच भगवत प्राप्ती करणाऱ्या धर्माच भगवत भक्ती निर्माण करणाऱ्या धर्माच निरूपण मी बहुतेक केलं नाही म्हणून माझ्या मनाला अप्रसनता आहे असं त्यांना वाटलं आता माझी प्रत्येक कृती भगवंताना प्रसन्न करणारी आहे का असा मी कधी विचार करतो का आणि गै ब भगवंताना प्रसन्न करणारी कृती मी केली असं मला वाटणं आणि तसं भगवंताना वाटण यात फार फरक आहे बर का मी जर म्हंटल की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल किंवा जे कोण आहेत ते, ते माझे नातेवाईक लागतात असं मी म्हणणं आणि उद्या जर कुठल्या सभेत उर्जित पटेल आणि असं जाता जाता रे संदर्भ दिला की मिरजेचे दिलीप आपटे माझे नात्याचे लागतात केवढा फरक आहे या दोन गोष्टीत मुकेश अंबानी आणि माझा खूप चांगला परिचय आहे बर का अगदी घनिष्ठ परिचय आहे असं मी म्हणणं आणि मुकेश अंबानी मुकेश अंबानी मुके सार्वजनिक सभेत म्हणणं दिलीप आपटेंच्यावर माझं खूप प्रेम आहे बरं का केवढा फरक पडेल तस मी भगवत भक्ती निर्माण करनी कृति साहित्य आचरण मनन केल का, भगवान प्रसन्न का, मज आ आचरण है का या दृष्टि मी कंतुष्टे असमाधानी असंतुष्ट भगवान चाहता अवतार है तो असंतुष्ट कसे होते हैं तर याचा अर्थ मी भगवंतांची भक्ती लोकांच्या मनात निर्माण करणारं साहित्य केलं नाही या दृष्टीनं ते असंतुष्ट झाले आणि असा जर विचार केला कुठल्याही वेळेला तर भगवंत मार्ग दाखवतात भगवंतच असं जे म्हटलेलं आहे तसंच घडलं बघा असा विचार आलेला आहे त्याच क्षणी नेमके तिथं नारद उपस्थित झाले आणि नारदानी विचारलं हे भगवन हे महर्षी व्यास आपल्या चेहऱ्यावरून आपण प्रसन्न वाटत नाही असं का असं जे विचारलं त्यामध्ये त्यावेळेला त्या, त्या, त्या दोघांचा जो संवाद झाला तो पुढच्या अध्यायात आहे आणि मग नारदानी आपलं पूर्वचरित्र का सांगितलं त्याचा संदर्भ पुढच्या अध्यायात आहे पुढच्या प्रवचनात तो विषय घेऊ रामकृष्ण हरी